वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग पूर्ण पूर्णचंद्रासारखे मुख असलेली ती सीता हनुमंताचे हे बोलणे ऐकून त्याला पूर्ण शब्दात म्हणाली वानरा तुझे हे बोलणे विषयमिश्रित अमृताप्रमाणे मला वाटले कारण तू म्हणालास रामाचे मन इतर ते जात नाही आणि तो शोकात मग्न असतो खूप वाढलेल्या ऐश्वर्यात किंवा अत्यंत दारुण विपत्तीत असलेल्या पुरुषाला काळ हा दौरीने बांध्याप्रमाणे ओढत असतो वानदेष्ठा दैव हे खरोखर प्राणानं टाळता येत नाही लक्ष्मण मी आणि रामच पाहना, कसे आपत्तीने गोंधळून गेले होत सागरात जसा माणूस नाव नष्ट झाल्यामुळे पोहत असताना भोवऱ्यात गिरक्या येतो तसा राम या शोकाच्या परतीऱ्याला कसा बरे जाणार वध करून रावणाला ठार मारून आणि लंका उलथवून कधी बरे माझे पती मला भेटतील हा वर्षाचा काळ पूर्ण होत नाही तोवरच माझे जीवित आहे म्हणून त्वरा करा असे त्यानं तुसा, हा दहावा महिना आहे वानरा आता दोनच महिने उरलेत तोच अवधी निष्ठूर रावणाने मला दिला आहे मला परत पाठवावे म्हणून त्याच्या भ्रात्या बिभीषणाने त्याची मंधरणे करण्याचा मोठा प्रयत्न केला तरी तशी त्याला बुद्धी होत नाही मला परत नेऊन देणे रावणाला पसंत नाही मृत्यूच युद्धात रावण कालवश होण्याची वाट पाहत वानरा बिभीषणाची सर्वात मोठी मुलगी कला नावाचे तिने मला हे सांगितले तिच्या आईने स्वतः तिला पाठवले होते अविंध्य नावाचा एक शहाणा विद्वान राक्षस्रेष्ठ आहे तो धृतीयुक्त शीलवान आणि वृद्ध असून रावण त्याचा पुष्कर मान ठेवतो रामाच्या हातून राक्षसांचा नाश जवळ आला आहे असे त्याने रावणाला सुचवले पण तो दुष्टात्मा त्याचे मात हिताचे बोलणे ऐकत नाही व अनश्रेष्ठा माझा पती मला लवकरच प्राप्त होणार असे माझ्या मनाला वाटते कारण माझा अंतरात्मा शुद्ध आहे आणि राघवात अनेक गुण आहेत त्याच्यात उत्साह आहे पौरुष आहे बल करुणा कृतज्ञता विक्रम प्रभाव हे गुण आहे ज्याने चौदा राक्षस भ्रात्याचे सहाय्य न घेता जनस्थानात मारले त्याला कोणता शत्रू भिणार नाही त्या पुरुषश्रेष्ठाला आपत्ती वाहून घेऊ जाऊ शकणार नाही पुरोप पुरोमकन्या शची जशी इंद्राला तशी मी प्रभाव सामर्थ्याला जाणणारी आहे वानरा रामरूपी सूर्य बाण वर्षावरूपी किरणाने राक्षस शत्रूपी पाणी सुकून टाकेल रामाच्या शोकाने त्रस्त झालेली ती असे पुष्कळ बोलत राहिले अश्रुने तिचे भरून गेले तिला हनुमान वानर म्हणाला माझ्याकडून हकीकत ऐकून घेतल्यानंतर राम त्वरितच इकडे येईल आणि आपल्या बरोडतो वानर वृक्षगणाने युक्त असे मोठे सैन्य आणेल किंवा आत्ताच मी त्या राक्षसापासून आणि या दुःखातून तुला सोडवतो तु। हे अनिंदिते तू माझ्या पाठीवर स्वार हो तुला पाठीवर घेऊन मी सागर तरून जाऊ शकतो रावणासह लंकासुद्धा अंगावर वाहण्याची माझ्यात शक्ती आहे मैथिली प्रस्त्रवणा प्रस्त्रवणावर राहणाऱ्या रामाकडे अग्नीत टाकलेल्या हव्यांना अग्नी जसे लगेच इंद्राकडे पोहोचवते तसा मी तुला पोचते करेन दैत्यवधाच्या वेळी करता कंबर कसलेल्या विष्णूसारख्या तुझ्या भेटीकरता प्रयत्नशील असलेल्या आश्रमस्थ महाबलसंपन्न पर्वताच्या शिखरावर इंद्राप्रमाणे बसलेल्या रामाला आणि लक्ष्मणाला तू आत्ताच भेटू शकशील देवी माझे पाठीवर चढ शुभदर्शने वाट पाहत राहू नकोस चंद्राशी रोहिणीची दशी तशी रामाशी तुझी मिळ व्हावी अशी इच्छा धर रोहिणीची चंद्राशी मिळणी होते म्हणतात त्या त्याप्रमाणे तुझी रामाशी भेट होईल माझ्या पाठीवर तू चढून बस आणि आकाश मार्गाने हा महासागर ओलांड सुंदरी तुला मी येथून घेऊन परत जात असताना लंकेतल्या कोणाचीही माझ्यामागून येण्याची शक्ती नाही जसा मी येथे आलो तसाच वैदेही तुला आकाशात उचलून घेऊन मी जाईन हे तुला दिसेल वानश्रेष्ठाच्या तोंडून हे अद्भुत वचन ऐकून मैथिलीच्या सर्वांगावर हर्षाचे रोमांच उभे राहिले ती हनुमंताला म्हणाली हनुमाना इतका दूर हा मार्ग कसा तू मला न्यायचे म्हणतोस वानर नायका वानरपणाप्रसारखेच ते तुझे काहीतरी आहे असे मला वाटते वानरवीरा तुझे हे एवढेसे शरीर आणि मला इथून माझ्या मान, मानवेंद्र पतीपाशी न्यायचे म्हणतोस सीतेचे शब्द ऐकून तेज संपन्न वायुपुत्र हनुमानाला हा प्रथमच आपला अपमान झाला असे वाटले या काळ्या भोर डोळ्यांच्या सुंदरीला माझे बळ काय किंवा प्रभाव काय हे माहित नाही तेव्हा आता वैदहीला मी इच्छेला येईल ते, इच्छे ते रूप कसे घेते ते पाहू दे असे मनात आणून वानश्रेष्ठ शत्रुमार्जन हनुमानाने त्यावेळी सीतेला आपले मूळ रूप दाखवले तो धीमान वानरवीर त्या वृक्षावरून उडी मारून खाली आला आणि त्याने सीतेची खात्री पटवण्याकरता आपले शरीर वाढवण्याला सुरुवात केली तो मेरुमंदार पर्वतासारखा भव्य आणि पेटलेल्या अग्नीसारखा तेज पुंज होऊन सीतेच्या पुढे उभा राहिला पर्वतासारखा धिप्पाड तांबड्या रंग तोंडाचा महाबलवान वज्रासारख्या दाढा नखे असलेला प्रचंड शरीराचा तो वानस वैदेहीला म्हणाला पर्वत आणि आरण्य प्रदेश यांच्यासह उंच तट आणि गोपुरे यासह ही लंका एकटी किंवा तिच्या राजासह न्यायची माझ्यात शक्ती आहे म्हणून तुझे मन, मन स्थिर कर देवी शंका घेऊ नकोस आणि वैदेही लक्ष्मणासह रामाला शोकापासून मुक्त कर पर्वतासारख्या उत्तुंग असलेल्या वायूच्या औरसपुत्र हनुमंताला कमलनेत्र असलेली जानकी म्हणाली हे महावानरा तुझे तेज आणि बळ वायूसारखी तुझी गती आणि अग्नीसारखे तुझे अद्भुत तेजपणा कळून आले दुसरा सामान्य शक्तीचा या भूमीत कसा येऊ शकेल आपार सागर कसा ओलांडू शकेल तुझी जाण्याची आणि ने मला नेण्याची शक्ती मला कळली पण येथील आपली कार्यसिद्धी लवकर करण्याचा आवश्यक विचार करता कपिश्रेष्ठा तुझ्याबरोबर मी येणे अयोग्य आहे तुझा वेग वायूच्या वेगासारखा तुझ्या वेगाने मला घेरीच सागराच्या वरून आकाशातून जात असताना तू अधिकाधिक वेगाने जाऊ लागल्याने मी तुझ्या पाठीवरून मगरी मोठे मोठे मासे अशा जलचराने भरलेल्या सागरात पडेल आणि अगतिक होऊन त्या जलचरांचे चांगले भक्ष होईल शत्रुविनाशका तुझ्याबरोबर येणे मला शक्य होणार नाही कारण स्त्रीला सोबत घेऊन जाणारे तुझ्याविषयी खात्रीने संशय उत्पन्न होईल मला तो पळवून घेऊन चालला पाहून प्रचंड पराक्रमी राक्षस दुरात्म्या रावणाच्या आज्ञेने तुझ्या मागोमागे येतील शूल मुदगर हाती घेतलेल्या त्या शूर राक्षसांच्या वेढ्यात वीरा मला एका स्त्रीला घेऊन जाणार तू संशय पात्र होशील तुझ्यापाशी शस्त्र नाही आकाशात शस्त्र घेतलेले पुष्कर राक्षस असणार माझे रक्षण करण्याला आणि पुढे जाण्याला तू कसा समर्थ होशील त्या क्रूर कर्मी राक्षसांशी तू युद्ध करीत राहशील तेव्हा वानश्रेष्ठा तू मी भयभीत होऊन तुझ्या पाठीवरून पडेल ते राक्षस महाप्रचंड अतिशय बलवान वानश्रेष्ठा युद्धात काहीही करून तुझ्यावर जय मिळवतील किंवा तो युद्ध करीत असताना मागच्या मागे मी पडेन पडले की ते पापी राक्षस मला पकडून घेऊन जातील अथवा तुझ्या हातून मला ते उड़ून गेतील, किंवा कापूनही टाकतील युद्धात जय पराजय अनिश्चितच दिसून येतात राक्षसाने धाकधपडशा दा दाखवल्यामुळे मी अधिकच विपत्तीत पडेन आणि हरिश्रेष्ठा तुझे सारे प्रयत्न निष्फल होतील तू सर्व राक्षसांना मारण्याला पूर्ण समर्थ आहेस हे पण तू जर राक्षसांना शिक्षा केलीस तर राघवाच्या यशाला ये न्यूनता येईल किंवा राक्षस ये। ये। मला घेऊन जाऊन मला कुठेतरी दडवून ठेवतील आणि ते ठिकाण तुम्हा वानराना किंवा रामालाही करणार नाही म्हणून माझ्याविषयीचा तुझा हा प्रस्ताव निरर्थक आहे तुझ्यासह रामाने इकडे येणे हेच श्रेयस्करा महाबाहो अप्रतिम तेजस्वी रामाचे त्याच्या भावाचे तुझे आणि राजकुराचे जीवित माझ्यावर अवलंबून आहे माझ्याकरता शोकाने व्याकुळ होऊन ते दोघे जर निराश तर सर्व वृक्ष वानरासह आपले प्राण सोडतील आणि पतीभक्ती लक्षात घेऊन वानरोत्तमा रामाव्यतिरिक्त इतरांच्या अंगाला आपण होऊन स्पर्श करावा असं मला वाटत नाही रावणाच्या अंगाचा स्पर्श मला झाला असला तरी तो बळजर विमळ झाला मी अनाथ दुबळी होऊन पडले माझी इच्छा नव्हती तरी मी काय करणार जर राम राक्षसांसह दशक्रीवारा येथेच मारून मला येथून घेऊन जाईल तर ते मला त्याला शोभण्याजोगे होईल रणात ससे होलपट करणाऱ्या त्या महात्म्याचे पराक्रम ऐकले आहे आणि डोळ्यांनी पाहिलेही आहेत देव गंधर्व भुजंग राक्षस कोणीही युद्धात रामाच्या बरोबरीचा ठरत नाही युद्धात आप्रे विलक्षण धनुष्य घेतलेल्या त्या इंद्रतुल्य महापराक्रमे बलवान रामाला लक्ष्मणासह वाऱ्याने भडकलेल्या अग्नेप्रमाणे कोण सहन करू शकणार आहे मत दिग्गजाप्रमाणे दृढपणे लक्ष्मणासह उभे राहून शत्रूता निपात करणारं रा राम म्हणजे प्रलयकालचं सूर्यच त्याचे बाणरूपी किरण युद्धात कोण सहन करू शकणार आहे तेव्हा एक अपिश्रेष्ठा लक्ष्मणासह आणि सैन्याधिपतीच्यासह त्या माझ्या प्रिय पतीला सत्वरिकडे रामा करता फार कार्मी शोकाने व्याकुळ झाले वानरविरा मला हर्ष भरित कर सुंदरकांडाचा सदतीसा वासर्ग समाप्त